गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत एक विशेष करून द्रविड देशामध्ये अतिशय भक्ती वाढेल त्यातूनही जेथे नामांकित तीर्थांची स्थाने असतील तेथे तर भक्तीला ऊत येईल ताम्रपर्णी नदीच्या तीरावर हरिभक्तीचा महिमा फारच मोठा आहे तर हरिभक्ती फारच उल नांद निर्मल जला जल प्राशन केले असता श्रीहरी दृढ होते कावेरी नदीचा नुसता तीर पाहताच पापांच्या राशी पळून जातात जेथे कावेरी तीरावर श्रीरंग आवडीने राहतो तेथे भक्तीचा प्रवाह दुथडीने भरून वाहतो प्रतीची नदीमध्ये बुडी मारली असता तत्काल चित्तशुद्धी होते आणि भजन चढाओढीने वाढत जाऊन भक्तीचा झेंडा वैकुंठापर्यंत चढतो हे राज राजेश्वरा ऐक या पाच नद्यात तीर्थात स्नान केले असता अथवा त्यांचे उदक प्राशन केले असता भगवत भजनामध्ये बुद्धी स्थिर होते या तीर्थांचे दर्शन घेतल्यास कलिमलाचे क्षालन होते आणि स्नान किंवा जलप्राशन केल्यास भगवत भजन करण्याला उल्लास येतो या तीर्थांचे दर्शन स्पर्शन किंवा स्नान केले असता वासुदेवाचे शुद्ध भजन करण्याची नित्य नूतन इच्छा वृद्धिंगत होते अशा प्रकारचे जे भक्त असतात ते देव ऋषी आणि पितर यांच्या तिघांच्याही ऋणातून मुक्त होतात देवांचे ऋषींचे किंवा पितरांचे ते कधीही पांगळे होऊन राहत नाहीत जो कृतभाव सोडून सर्वात्म भावाने शरणागत वत्सल भगवान मुकुंदांना शरण जातो तो देव ऋषी भूत कुटुंबीय अतिथी व पितर यांच्या ऋणातून मुक्त होतो तो कोणाचाही सेवक किंवा कोणाच्याही ऋणात राहत नाही शरणागताला शरण्य म्हणजे आश्रयभूत अथवा संरक्षक सवरं, असे एक श्री मुकुंदांचेच शरण आहेत त्याला निम भावाने शरण गेल्यास जन्ममरण बाधत नाही ज्याला जन्ममरणाचीच बाधा लागत नाही त्याला देव ऋषी आचार्य आणि पितर यांचे ऋण कसे लागू होईल ते भक्त भगवत भजनानेच उद्धरून जातात हरिचरणाच्या ठिकाणी जो रंगून गेला तो कोणाचाच ऋणी राहत नाही ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श झाला कि लोखंड काळेपणापासून सुटते गंगेचे स्नान केले असता ज्याप्रमाणे सर्व पापांपासून मुक्तता होते त्याप्रमाणे हरिचरणाच्या ठिकाणी भक्ती केली असता साऱ्या पितरांचा उद्धार होतो भगवत भक्तीच्या आनंदाने ऋषी नित्य तृप्तच होतात भगवत भक्तीच्या आनंदाने सर्व प्राणी मात्र सुखी होतात पुत्राने भगवत भगवतभक्ती केल्यास त्याची माता पितरे आणि आपण सर्व देवांचा नियंता जो श्रीहरी त्याचे उल्हासची गोष्ट भगवतभक्ताला कधीही बाधत नाही जो अनन्य भावाने भजन करणारा आहे तो कधी कर्माच्या अधीन होत नाही कारण कर्म अधीन असते त्या हरीलाच तो शरण गेलेला असतो अनन्य शरण हरिभक्त तो कर्माचा सेवक नवे, किंवा देवांचा ही चाकर नवे. प्रकृत जनाचा तर दास नव्हेच नवे. जो हरीला शरणागत झाला तो कोणाचाच अंकित नवे. तो कर्मा कर्मापासून अलिप्त असून ऋणत्रयांतून नित्यमुक्तच असतो सर्व प्राणी प्राणीमात्रांच्या ठिकाणी जो भक्त आपल्या प्रियतम भगवंताच्या चरण कमलांचे अनन्य भावाने भजन करतो त्याच्याकडून चुकून एखादे पापकर्म घडले तरी त्याच्या हृदयात असलेले परमपुरुष श्रीहरी ते सगळे धून टाकतात देहाचा अभिमान सोडून व इतर देवांचे भजन टाकून देऊन जे हरी हरिचरणांनाच अनन्य शरण जातात त्यांना कर्मबंधन स्पर्श करत नाही ह्याप्रमाणे जे अनन्य शरण असतात तेच हरीचे पूर्ण आवडते होत आणि जे असे हरीचे आवडते असतात त्यांना कर्मबंधन स्वप्नातही स्पर्श करू शकत नाही हे राजा आता तू म्हणशील की भगवतभक्त हे विहित कर्माचरणामुळे नित्यमुक्त असतात पण सांगतो त्या की त्यांनी जरी असत्कर्म केले तरी त्यांना प्रायश्चित्ताचे बंधन नाही ज्याप्रमाणे सिंहाचा वेढला जात नाही त्याप्रमाणे हरिच्या भक्तांनी अकर्म केले तरी त्यांना बांधवणार नाही हरीचे एक नामस्मरण केले आणि तो महापातकीही असला तरी त्याला यम येऊन वंदन करील मग हरीचे जे परम आवडीचे भक्त असतात त्यांना अकर्माबद्दल यम कसा दंड करील अशंका वेदाज्ञा म्हणजे साक्षात विष्णूची आज्ञा होय त्या देवानेच धर्म आणि अधर्म सांगितलेले आहेत मग भक्तांनी विकर्माचरण केले तर वेदाज्ञेचा नेम त्यांना कसा बांधणार नाही समाधान ज्याप्रमाणे राजाचा प्रिय सेवकही पहाऱ्यावरील शिपायाचा अंकित होत नाही तर मग राजाचा आवडता मुलगा या दारपाळांच्या अंकित कसा होईल त्याप्रमाणे हरिनामाचे ज्याला नुसते स्मरण असते त्याच्या चरणाला वेद वंदन करतो तर मग घरीचा जो पूर्ण आवडता असेल त्याला वेदाचे विधान केव्हाही बाधणार नाही हे काय सांगितले पाहिजे आता भक्तांकडून निषिद्ध कर्म कल्पांत घडावयाचे नाही परंतु दैव योगाने कदाचित घडलेच तर अच्युत स्मरणानेच त्या कर्मापासून त्यांची मुक्तता होते कर्मा कर्म बाधू शकत नाही असा भागवत धर्म तरी कोणता असे विचारशील तर त्या भक्तीतील उत्तमोत्तम वर्म आता तुला सांगतो ऐक दे तुडवतो मुक्ती आपल्या केसांनी त्याचे पाय झाडते तो ज्याच्याकडे कर्मा कृपादृष्टीने पाहतो त्याचे संसार भय तत्काल नाही होते आणि तो जेथे म्हणेल तेथे लगोलग हरीची भक्ती ठाण देऊन राहते त्याच्या अनुग्रहाने दीनजनांच्या अंतकरणात देव प्रकट होतो आणि त्याच्या कर्मकर्मांचा निराश स्वतः हरी, उगवला अंधार जातो, मंदिरात राम की कर्माकर्माचा सहजच निराश होतो हे राजश्रेष्ठा भगवंताच्या नामाची कीर्ती हिचेच नाम परमभक्ती होय भक्तीपाशी चारही मुक्ती दासीप्रमाणे राबत असतात शुकाचार्य परिक्षितीला सांगतात ही भक्तीची पूर्ण स्थिती अथवा महिमा ऐकून राजाच्या अंगावर रोमांचे उभे राहिले नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले व तो आनंद डोलू लागला जनक राजाची ही सांगताना नारद मनामध्ये अत्यंत सुखभरित झाला आणि त्या भरातच त्याने वसुदेवाला त्या इतिहासाची समाप्ती सांगितली नारद म्हणतात असे हे भागवत धर्म ऐकून मिथिला नरेश संतुष्ट झाला त्याने आपल्या आचार्यांना घेऊन त्या नऊ जयंती पुत्रांची पूजा केली नारद इतिहास सांगू लागला तसाच आनंदाने डुलूही लागला आणि त्यास आनंदाच्या भरात वसुदेवाला भक्तीचे रहस्य सांगता झाला नारद म्हणाला याप्रमाणे जयंती पुत्रांनी जनकराजाला परमप्रितीने स्वानुभव पुरस्सर भगवंताची श्रेष्ठ भक्ती सांगितली त्यांचे भाषण ऐकून जनकराजाच्या मनाला आनंद वाटला तेव्हा अत्यंत प्रेमाने त्या जयंतीपुत्रांचे त्याने पूजन केले श्रवणाने अत्यंत समाधान झाल्यामुळे पूजा करावयालाही त्याला अत्यंत प्रेम वाटले तेव्हा जनक राजाने त्या आनंदाचा भरात मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली जयंती पुत्रांची कवी हरिअंतरिक्ष इत्यादी नवयोग्यांची राजाने परमादराने पूजा केली अहल्याचा पुत्र शतानंद हा राजाचा उपाध्याय होता त्यानेही मोठ्या आदराने पूजा सांगितली व स्वतःही केली यानंतर सर्वांच्या देखतच हे सिद्ध अंतरधान पावले निमीने त्यांच्याकडून ऐकलेल्या भागवत धर्माचे आचरण केले आणि परमगती प्राप्त करून घेतली अशा प्रकारे ते नऊही जण अत्यंत श्रेष्ठ भगवत भक्त त्यांच्या देखत आकाशमार्गाने वरवर जात अदृश्य झाले त्या भागवत धर्माने वागून तशा प्रकारची भगवत भक्ती करून पूर्णानुभवाने तो जनक राजा ही उत्तम गती पावला सद्भावाने भगवत भक्ती केली असता दे तो परमविश्रांतीला पोचला हे वसुदेवा तूही ऐकलेल्या या भागवत धर्माचे जर श्रद्धेने आचरण करशील तर शेवटी सर्व आसक्तींपासून मुक्त होऊन भगवंताचे परमपद प्राप्त करून घेशील वसुदेवा सर्व भाग्यांच्या पंक्ती आपोआप लागली आहे नावामुळे देवाला वासुदेव म्हणतात वासुदेव नामाच्या प्रभावाने जनांच्या सर्व दोषांचे निरसन होते हे वसुदेवा एवढ्या भाग्याचा भाग्यनिधी खरोखर एक तूच म्हणजे बंधनांपासून मुक्त होऊन तत्काल निजधामाला पोचशील ज्या निजधामाच्या ठिकाणी कार्य किंवा कारण दोन्ही नसतात त्या परमपदामध्ये तू निजसुखाचा अनुभव घेऊन सुख स्वरूपच होऊन राहशील तुम्हा दाम्पत्यांच्या कीर्तीने सर्व जग भरून गेले आहे कारण सर्व शक्ती पुले आहेत दाम्पत्यांच्या कारण तुमच्या यशाने त्रिभुवन भरून गेले आहे सर्व पृथ्वी परमानंदाने पूर्ण भरली आहे ज्यांच्या करता यज्ञ याग करावयाचे ज्यांच्या करता दानधर्म करावयाचा जाचा करता तपाचरण करावयाचे करता योग साधन करावयाचे ज्याचे वेदांना किंवा शेषालाही वर्णन करवत नाही सनकादिकांनाही जो दुर्लभ त्या श्रीकृष्णाला तुम्ही पुत्राच्या नात्याने मांडीवर खेळवता कलिकालाचा जो शास्त्रा ब्रह्मदेवादिकांचा जो नियंता जो संहारकर्त्यांचाही संहार करता जो त्रिभुवनांचा पालन करता सर्व भाग्यांचे जो भूषण जो सर्व शोभेची शोभा षटगुणांचे जो अधिष्ठान तो श्रीकृष्ण पुत्राच्या रूपाने तुमच्या सर्वांगावर पुत्रप्रेम करणाऱ्या तुम्ही त्यांच्या संबंधीच्या दर्शन अलिंगन बोलणे चालणे झोपवणे बसवणे जेऊ घालणे इत्यादीं द्वारा आपले हृदय शुद्ध करून घेतले आहे परब्रम्हती श्रीकृष्णाचे अवलोकन केले असता दृष्टी पावन होते डोळ्यांना सुखाचा अनुभव येतो कृष्णाच्या तोंडचे शब्द कानाच्या द्वारे आत शिरले की कर्णरंध कृष्णा किंवा कृष्णा बोलताना स, संतप्ताला गंगाजल शांत करते त्याप्रमाणे तुमची वाणीही शांत व पुनीत होऊन जाते ज्याच्यासाठी अनेक प्रकारचे यज्ञ याग करतात पण तेथेही जो यज्ञ भाग घेत नाही तो श्रीकृष्ण तुम्ही नको नको म्हणून दोन्ही हातांनी ढकलून घातला तरी तुमच्या जवळ येऊन जेव्हा जो योगया सापडायचा नाही तो श्रीकृष्ण जेवणाची वेळ राखत बसतो आणि बाळ लिलेनुसार आपल्या तोंडातला घास पटकन तुमच्या तोंडात घालतो संतप्तांचा ताप निवविणारा तो भगवान श्रीकृष्ण तुमच्या तोंडात घास घालतो अर्थात तुम्हाइतके भाग्य त्रैलोक्यात दुसरे कोणीही संपादन केलेले नाही त्या कृष्णाच्या उच्चिष्टमृताने जिव्हा अमृताला इतर प्राकृत रसांना त्यापुढे गोड म्हणणार अनेक प्रकारचे तपसायास करून अत्यंत कष्ट सोचले तरी अंतरशुद्धी लाभत नाही ती श्रीकृष्ण रसावशेषाने अनायासेच लाभते कृष्णाला चुंबन देताना त्याच्या तोंडाच्या वासाने घाते आणि त्याचे चुंबन घेताना पाहून कृष्ण दुडधुडू धावत येतो आणि मांडीवर बसून आपले अंग तुमच्या अंगास लावून तुम्हाला निवडतो त्या श्रीकृष्णाच्या अंगाला अंग लावण्याने सर्व इंद्रियातील काम नाहीसा होतो त्यायोगे कर्म आपोआप निष्कर्म होते प्रेमभावाने श्री कृष्णाला कडकडून अलिंगन दिले असता दे सर्व लोकांना गाढ मूढ अवस्था व्यापून टाकते पण त्यावेळी कृष्ण सदरूपी संलग्न होऊन तुमच्या सन्निध असतो योगी लोक भावना करून कर्मे कृष्णार्पण केल्याची कल्पना करतात त्यांनी अर्पण केली पण श्रीकृष्णाने ती अंगीकारली की नाही हे कसे कळणार पण तुमची सारी कर्मे श्रीकृष्ण आपण होऊन अर्पण करून घेतोकारेमाच्या आवडीने साऱ्या कर्मांचा अनायाच मोठ्या उल्हासाने स्वीकार करतो आहे तुमची पवित्रता काय सांगावी श्रीकृष्णाचे पुत्र पालन करून साऱ्या यदुवंशाला तुम्ही पवित्र करून सोडले वो ठेवली। वसुदेव पुत्र तसे देवकी व जगदोद्धारसे नवल नाही पण जे निखालच श्रीकृष्णाचा द्वेष करणारे ते वैरी सुद्धा विरोध भक्ती करून अनायासाने तरुण जातात शिशुपाल पौंड्रक शाल्व इत्यादी राजांनी वैरभावाने का असेना श्रीकृष्णाचे चालणे विलास, पाहणे इत्यादींचे झोपता बसताना चिंतन केले होते आणि त्या योगे त्यांची वृत्ती श्रीकृष्णाकार झाली त्यामुळे ते सारुप्य मुक्तीचे अधिकारी झाले तर मग जे लोक अनन्य प्रेमभावाने त्यांचे चिंतन करतात त्यांच्याविषयी काय बोलावे शिशुपाल पौंड्रक शाल्व आदी करून मोठमोठ्या वीरांनी कृष्णाशी शत्रुत्व धरले होते द्वेषामुळे व मत्सरामुळे त्यांना त्याचे ध्यान लागून राहिले होते त्याची मूर्ती त्यांना रात्रंदिवस होती मेघासारखी श्यामकांती असलेला कटीला पितांबर कसलेला चित्रविचित्र अलंकार घालून नटलेला गदा वगैरे आयुधांनी सज्ज झालेला असा तो शौर्याने रणभूमीवर शत्रूकडे पाहत उभा असतो उत्कट वैर भावामुळे श्रीकृष्णाकडे महा क्रोधाने ते पाहत असत क्रोधाने व द्वेषाने का होईना त्यांना त्याचे अखंड ध्यान लागल्याने ते तद्रुपता पावले कंसाला परम भयामुळे श्रीकृष्णाचे अखंड ध्यान लागून राहिले त्या धाकानेच त्याला खाता पिता उठता जिकडे तिकडे श्रीकृष्णच दिसू लागला कंसासूर महाभयामुळे व शिशुपाला महानद्वेषामुळे अनायासे सायुज्यतेला पोचले मग श्रद्धाळू लोकांना मोक्ष कसा नाही प्राप्त होणार तुम्ही तर अत्यंत प्रेमभावाने चित्त वित्त जीव प्राण सुद्धा श्रीकृष्णावरून ओवाळून टाकीत ता आहात त्यामुळे ब्रम्हप्राप्ती तुमच्या पायाला लागत आहे पूर्ण प्राप्ती तुमच्याजवळ आहे पण ती तुमची तुम्हाला कळत मात्र नाही तुम्ही श्रीकृष्णाला आपला बाळप समजता त्यामुळे निज नागवत आहात श्रीकृष्णांना तुम्ही फक्त तुमचा समजू नका ते सर्वात्मा सर्वेश्वर सर्व कारणांच्या पलीकडचे आणि अविनाशी आहेत त्यांनी मायेने मनुष्य रूप प्रकट करून आपले ऐश्वर झाकून ठेवले आहे तुम्ही श्रीकृष्णाला पुत्र समजता ही तुमची भावना अति क्षुद्र आहे तो परिपूर्ण निर्गुण परमात्माच कृष्ण स्वरूपाने अवतरला आहे त्याला आपण लेकरू समजू नका हा ईश्वराचाही ईश्वर आहे हा श्रीकृष्ण सर्वाहून श्रेष्ठ सर्वात्मा सर्वेश्वर आणि योग्यातील श्रेष्ठ योगी आहे हा अविकारी अविनाशी परात्पर, परमहंस इंद्रिय जगदात्मा आहे हा मायामुळे सर्वांना मनुष्य रूपधारी भासतो त्याचे ऐश्वर अत्यंत गुढ आहे तो गुणातीत असून त्रिभुवनात व्यापलेला आहे पृथ्वीला भारभूत झालेल्या राजरूप असुरांचा नाश संतांचे रक्षण आणि जीवांना मुक्ती देण्यासाठी ते अवतीर्ण झाले आहेत म्हणूनच त्यांची कीर्ती सगळ्या जगात गायली जाते वनादी असुर जरा महावीर किंवा अधर्म करणारे इतर राजे ज्यांची सेना पृथ्वीला भारभूत झालेली आहे पृथ्वीवर झालेला तो भार उतरवण्याकरता निर्विकार धर्म वाढवण्याकरता व वा साधूंचे संरक्षण करण्याकरता झालेला शांगधर श्रीकृष्ण हा भगवंताचा पूर्णावतार आहे भक्तांचा प्रतिपाळ करण्यासाठी व साधूंना सुख देण्यासाठी यदूअंशामध्ये भगवान श्रीकृष्ण रूपाने अवतरले आहेत तो असुरूप हत्तींचा संहार करणारा सिंह व सज्जन रूप वनावर आनंदाची वृष्टी करणारा मेघ असा श्रीकृष्ण तुमच्या पोटी परिपूर्ण अंशाने अवतार घेऊन आला आहे जाने त्रिभुवनाचा उद्धार करण्याकरता फारच थोर व उदार कीर्ती करून ठेवली आहे कीर्ती ब्रह्मदेवा गात आहेत असा संसार सागर तरुण ज्याची कीर्ती सुर नर गात आहेत आणि मोठमोठे ऋषीही ज्यांचे चरित्र मोठ्या भक्तिभावाने सर्व गात असतात ज्याचे नामस्मरण केले असता फक्त कलिकाळाला नागवतात तो श्रीकृष्ण अवतार तुमच्या मध्ये प्रकट झाला आहे श्रीकृष्ण म्हणजे एकमेवा द्वितीय परब्रह्माचा निधी आहे त्याला मूल म्हणून समजू नका इतके केलेत कि तुम्ही संसार समुद्र खास तरलात म्हणून समजा अशी श्रीकृष्णाची कथा नारदांनी वसुदेवाला सांगितली शुक म्हणाले हे परीक्षिती राजा त्या योगे सर्वांना मोठा विस्मय वाटला श्री शुक म्हणतात नारदांच्या तोंडून हे सर्व ऐकून भाग्यवान वसुदेव आणि भाग्यवती देवकी या दोघांनाही अतिशय आश्चर्य वाटले तू यांच्या मनात जो काही मोह शिल्लक होता तो त्यांनी सोडून दिला याप्रमाणे जनक व नवयोगी यांचा पुरातन जुना इतिहास व कृष्ण परमात्मा हा पूर्ण ब्रह्म आहे इत्यादी वृत्तांत नारदांनी मोठ्या आनंदाने सांगितला शुक म्हणतात हे परीक्षिती राजा ते नारदाचे भाषण ऐकून वसुदेव व देवकी ही उभयता ही मनामध्ये अगदी आश्चर्यचकित होऊन गेली कृष्ण हा परमात्मा आहे असे नारदांचे वचन ऐकून देवकी वसुदेव आपल्या मनात विस्मित होऊन तटस्थ झाले ती दोघेही मोठी भाग्यवान होती यामुळे श्रीकृष्णाच्या ठिकाणी तो आपला पुत्र म्हणून जी भावना होती ती त्यांनी तक्षणी सोडून दिली आणि कृष्ण हा साक्षात परब्रम्ह स्वरूप आहे अशी भावना निश्चित केली आहा त्यांचा भाग्याची अपूर्वता काय सांगावी श्रीकृष्णाच्या ठिकाणी ब्रम्ह भावना धरताच हृदयातील चट सारा मोह व स्नेह लागलाच निघून गेला राजन हा पवित्र इतिहास जो एकाग्र चित्ताने आत्मसात करतो तो आपला सगळा शोक मोह दूर सारून ब्रह्मपदाला पात्र होतो हा जो निमीजायंतांचा संवाद नारदांनी वसुदेवाला सांगितला तो इतिहास अत्यंत पवित्र असून जीव शिवातील भेद योगेत सर्व पुण्याच्या राशी जोडल्या म्हणून समजावे असा तो पुरुष परब्रह्म प्राप्तीला अवश्यमेव पात्र होतो अर्थासह वर्तमान ह्यातील एक, एक शब्द जरी ऐकला तरी अंतःकरण शुद्ध होते व त्यामुळे त्याला परमानंदा परमानंदुभव रूप ब्रम्हप्राप्ती होते हिला पंचाध्यायी म्हणतात ही, पंचा ही शंकराची पंचमुखेच होत एकादश स्कंधातील गूढ ज्ञान वर्णन करण्याकरिता ही ध्वजाच उभारली आहे ही नुसती पंचाध्यायी नव्हे तर एकादश स्कंधाचे हे पंचप्राणच शुद्ध ज्ञानाचा उपदेश करण्याकरता आपल्या भक्तांना स्वतः सामोरे आलेले ही केवळ पंचाध्यायी नवे, तर शुकाचार्य रूपी कोकिलाचे हे पंचम स्वरांचे गायन आहे एकादश एकादशस्कंध हा वसंत ऋतू आहे व तो भक्तरूप्रमरांचा गुंजारव करीत आहे पण असा ही प्रकार नवे, तर हा खडीसा खरेसा पंचपोनी खडाच ज्ञान गंभीर निज भक्तांना चाखण्याकरता पाठवला आहे खरोखर ही पंचाध्यायी हि नव्हे तरी एकादश स्कंधातील पंचगंधांची गंधाक्षता एकादशाचा भाग ऐकण्यास येण्यासाठी आनंदाने ही पालखीच पुढे पाठवली आहे एकादश स्कंध ही कृष्ण उद्धव रूप अर्धमात्रा आहे अर्धोदय पर्व महायात्रा आहे ह्या यात्रेस येण्यासाठी साधकांना पंचाध्यायी ही दौंडी वाजवून बोलवीत आहे श्रीकृष्ण उद्धवाच्या मेळ्यातील ब्रह्मसुखाचा सोहळा पाहून पंचाध्यायी ही मोठ्या कळकळीने भक्तांजवळ सांगण्यासाठी आली आहे अहंकाराचे नाके होते ते श्रीकृष्ण नाथाने उठवले व आपल्या अभयहस्ताने आत्मस्वरूपी तीर्थ उद्धवाला स्नान करण्यासाठी मोकळे केले त्या मुक्त तीर्थांचा नवलाव सांगावयाला पंचाध्याय पुढे आली आहे जे जे कोणी संसाराने श्रांत झालेले असतील त्यांनी त्यांनी विश्रांतीसाठी लवकर धाव घ्यावी असे ती सांगते कृष्णाच्या व उद्धवाच्या गोड गोष्टी ऐकावयास मिळणे हा खरोखर कपिलाष्ठी योग आहे पर्व काळची कसोटी कसोटी सांगण्यासाठी घाईघाईने ही पंचाध्यायी आली आहे उद्धवाला भवसमुद्रातून पायउताराने उतरण्यासाठी श्रीकृष्णांनी भागवताच्या रूपाने ही सुलभ आणि सोपी पायवाट करून दिली आहे पोहून जाण्यापेक्षा पाय उतार केव्हाही बरा भागवत धर्ममार्ग ही अतिशय सोपी वाट आहे तो मार्ग सारापुरा पुरा दाखवून देण्यासाठी पंचाध्यायी ही स्त्री शूद्रांना हाकामारीत आहे पुढील निरूपणातील गोडी उत्तरोतर उत्तर अधिकाधिक वाढतच जाईल तिसरी कृष्ण वाक्य रसाची गोडी चाखून घ्या असेही पंचाध्यायी सांगत आहे कृष्ण उद्धव संवादामध्ये परब्रह्माचे अन्नछत्र सुरू होईल तेथे स्वतःच्या सुखाकरता साधक आणि मुमुक्षुच्या झुंडीच्या झुंडी धाव घेतील निरवयव परब्रम्ह कृष्ण रूपाने सावयव होऊन आले आहे त्याचे स्वरूप सुंदर ज्ञान व मनोहर रूपाचे वैभव करता स्वर्गातील देव येणार आहेत त्या देवांनी केलेले स्तुती स्त्रोत्र त्याबरोबरच उद्धवाचे वैराग्य आणि कृष्ण उद्धवाचे ज्ञानमय भाषण की ज्याच्यामुळे परमानंद उसळून यावयाचा ती रसभरीत कथा पुढील अध्यायात सांगेन तर आता श्रोत्यांनी निजबोधाच्या दृष्टीने ग्रंथार्थाकडे लक्ष द्यावे ज्याप्रमाणे सारी वावडी आपणच तयार करून ती आपणच उडवावी आणि ती चांगली उडाली म्हणजे आपल्या आपणच संतोष मानावा त्याप्रमाणे माझ्या नावाने कविता करून सद्गुरु आपणच वक्ता होतो अशा रीतीने ग्रंथाचा अर्थ सांगून आपणच श्रोत्यांच्या रूपाने आनंद मानतो एकटेपणा वाचून एकटेपणाने असणारा एका एकनाथ आणि दुसरेपणाशिवाय असणारा सखा जनार्दन त्यानेच पुढील ग्रंथाचा विचार स्पष्ट करून सांगितला आहे दुजेपणाला न शिवता एकनाथ जनार्दनाला शरण आहे श्रोत्यांचे चरण धरून तोच पुढील अनुसंधान कथानक सांगेल नावे दोन असली तरी स्वरूप एकच आहे हे जो लक्षात घेईल तो स्वतःही परम सुख पावेल एका हा जनार्दनाला शरण असल्यामुळे त्याची त्याच्यावर पूर्ण कृपा आहे त्या जनार्दनाच्या कृपेनेच हे पंचाध्यायीचे निरूपण समाप्त झाले अध्याय पांचवा सामत श्री कृष्णमस्तू गोपाल कृष्ण भगवान की जय